الله الرحمن الرحيم الله الرحمن الرحيم جو اسم مهربان دياعانا ہے الحمد لله رب العالمين ستودية الله ساتذة جو سرو سشتی سربا ہے الرحمن الرحيم اسم مهربان ان دياع دا خانرا ہے مالك يوم الدين موبادلہ جدیسا سا سوامی آه إياك نعبد وإياك نستعين आम्ही तुझीच बंदगी करतो आणि तुझीच मदत मागतो आम्हाला सरळ मार्ग दाखव त्या लोकांचा मार्ग ज्यांना तू इनाम बहाल केलंसोब जे कोपग्रस्त झाले नाहीत जे मार्गभ्रष्ट नाहीत अल्लाच्या नावाने जो असे मेहरबान दया आहे हा ग्रंथ आहे यात काही शंका नाही मार्गदर्शन आहे अल्लाचं भय बाळगणाऱ्या त्या लोकांकरता जे परोक्षवर इमान आणतात नमाज कायम करतात जी रोजी आम्ही त्यांना दिली आहे तिच्यामधून खर्च करतात जो ग्रंथ तुमच्यावर उतरवला आहे अर्थात कुराण आणि जे ग्रंथ तुमच्यापूर्वी उतरवले गेले होते त्या सर्वांवर इमान आणतात आणि परलोकावर विश्वास ठेवतात असे लोक ज्या लोकांनी या गोष्टीचा स्वीकार करण्यास नकार दिला है है कि तुम्हें सावध करा अथवा न करा ही परिस्थिति नहीं अल्लाहन हृदया काना डोर पड़दा पड़ेला है कठोर शिक्षेला पात्र आहेत काही लोक असे देखील आहेत जे सांगतात की आम्ही अल्लाहावर आणि अखेरच्या दिवसावर इमान आणलं आहे परंतु खरं पाहता ते इमान धारक नाहीत <Sess> ते अल्लाह आणि इमान आणलेल्या लोकांची लो फसवणूक करत आहेत परंतु खरं पाहता ते स्वतःचीच फसवणूक करून घेत आहेत आणि त्यांना याचा विवेक नाही त्यांच्या हृदयात एक रोग आहे ज्याला अल्लानं आणखीन अधिक वाढवलं आणि ते जे खोटे बोलतात त्यासाठी त्यांना दुःखदायक शिक्षा आहे कधी की आम्ही तर सुधारणा करणारे आहोत सावधान खऱ्या अर्थानं हेच लोक उपद्रवकारी आहेत परंतु त्यांना विवेक नाही जेव्हा त्यांना सांगण्यात आलं की ज्याप्रमाणे इतर लोकांनी इमान आणलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा इमान आणा तेव्हा त्यांनी हेच उत्तर दिलं काय हवी मूर्खासारखं का इमान आणावं सावधान खरं पाहता हेच लोक स्वतः जेव्हा ते इमानवाल्यांना भेटतात तेव्हा म्हणतात आम्ही इमान आणलं आहे आणि जेव्हा ते एकांतात आपल्या शैतानाशी भेटतात तेव्हा म्हणतात की खरं पाहता आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि या लोकांची केवळ थट्टा करत आहोत अल्लाहल यांची चेष्टा करत आहे तो यांची दोरी सैल सोडत आहे आणि हे आपल्या शिरजोरीनं आंधळाप्रमाणे भरकटत चालले आहेत फमा कानू हे ते लोक आहेत ज्यांनी मार्गदर्शनाऐवजी मार्गदर्शता विकत घेतली आहे परंतु हा सौदा यांच्यासाठी लाभदायक नाही هي بكل سرر مرغاور नाहीत مثلهم كمثل الذي استوقد نارا فلما اضاءت ما حوله ذهب الله بنورهم ذهب الله بنورهم وتركهم في ظلمات لا يبصرون त्याचं उदाहरण असं आहे जसं एखाद्या व्यक्तीनं अग्निप्रदीप्त केला आणि जेव्हा तिनं सर्व परिसर प्रकाशपान करून टाकला तेव्हा अल्लानं यांची नेत्रज्योत हिरावून घेतली आणि त्यांना अशा दशेस आणून सोडलं की अंधकारात त्यांना काही दिसत नाही सोम ला बहिरे आहेत मुखे आहेत आंधळे आहेत आता हे परतणार नाही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 उदाहरण असं समजा की आकाशातून मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि त्याचबरोबर अंधकारमय ढग आणि कडकडाट आणि लखलखाट देखील आहे हे विजेचा कडकडाट ऐकून आपल्या प्राणाच्या भयामुळे कानात फोटो कुपसून घेत आहेत आणि अल्लाहानं या सत्याचा इन्कार करणाऱ्यांना तोही कडून भेटला आहेखलखटामुळे यांची दशा अशी होत आहे की जणू काय लवकरच वीज यांची नेत्रजोत शिरवून घेईल जेव्हा जरा काही उजेड त्यांना भासतो तेव्हा ते त्यामध्ये काही अंतर चालून जातात आणि अंधार पसरतो तेव्हा राहतात अल्पल असत तर यांची श्रवण शक्ती आणि तो प्रत्येक वस्तूवर प्रभुत्व राखणारा आहे हो, बंदगी करा रजी जो तुम्हारा तुम्हारूर्न गर्व निर्मता है तुम्हार बचाव की अपेक्षा केवल यू शकते वरून पाण्याचा वर्षाव केला आणि त्याद्वारे सर्व प्रकारचे उत्पन्न काढून तुमच्यासाठी रोजी उपलब्ध केली मग जेव्हा तुम्ही हे जाणता तेव्हा दुसऱ्यांना अल्लाचा प्रतिस्पर्धी ठरवू नका وَإِن كنتم فِي رَيْبٍ مِّمَّا نَزَّلْنَا على عبدنا فأتوا بِسُورَةٍ من متنه ودعو شُهَدَاءَكُمْ, ودعو شهداءكم من دُونِ اللَّهِ إِن كنتم صَادِقِينَ आणि जर या गोष्टीत तुम्हाला शंका आहे की हा ग्रंथ जो आम्ही आमच्या दासावर उतरवला आहे हा आमचा आहे किंवा नाही तर याच्यासारखी एकच सुरत रचून आणा आपल्या सर्व समर्थकांना बोलवा एक अल्ला शिवाय बाकीच्या ज्या ज्या लोकांची हवी असेल त्या लोकांची मदत घ्या जर तुम्ही असाल तर हे कार्य करून दाखवा परंतु जर तुम्ही असं केलं नाही आणि निशय तुम्ही कदापि करू शकणार नाही तर भीन असा त्या अग्निला ज्याचं इंधन मानव आणि दगड करणाऱ्यांसाठी आणि हे पैगंबर सल्ल अलय वसलम हे लोक या ग्रंथावर इमान आणतील आणि त्यानुसार आपल्या आचरणात सुधारणा करतील त्यांना खुशखबरी द्या की त्यांच्यासाठी अशा बागा आहेत ज्यांच्या खालून भात या एकादर खानेस दिल जाईल पत्न ते जगात दिली करता तेथे सद रह होय अल्ला या गोष्टीला मुळेच लाजत नाही कि मच्छर किंवा त्याच्यापेक्षाही अधिक शुद्र गोष्टीचा दृष्टांत त्यांना द्यावा जे लोक सत्य गोष्टीला मानणारे आहेत ते याच दृष्टांतांना पाहून समजून घेतात कि हे सत्य आहे जे त्यांच्या रफकडूनच आलेलं आहे आणि जे मानणारे नाहीत ते यांना ऐकून म्हणू लागतात कि अशा दृष्टांतांशी का अल्लाचा काय संबंध अशा करेनं अल्लाह एकाच गोष्टीनं बहुतेकांना पदभ्रष्ट करून टाकतो आणि बऱ्याच जणांना सरळ मार्ग दाखवून देतो आणि त्या गोष्टीनं तो त्याच लोकांना मार्गवृष्ट करतो जे अवैधकारी आहे अल्लाच्या कराराशी मजबूत बांधिलकी नंतर त्यावर ती तोडून टाकतात अल्लाहानं ज्याला जोडण्याचा हुकुम दिला आहे त्याला तोडतात आणि पृथ्वीवर उपद्रव माजवतात वास्तविक पाहता हेच लोक नुकसान सोसणारे आहेत तुम्ही अल्लाशी कुकराचा व्यवहार कसा अवलंबता वास्तविक पाहता तुम्ही निर्जीव होता त्यानं तुम्हाला जीवन प्रदान केलं मग तोच तुमचे प्राण हरण करील मग तोच तुम्हाला पुन्हा जीवन प्रदान करील नंतर त्याच्याकडे तुम्हाला परत जायचं आहे तोच तर आहे ज्यानं तुमच्यासाठी पृथ्वीवरील सर्व वस्तू निर्माण केल्या नंतर वरच्या दिशेकडे लक्ष दिलं आणि सात आकाश उभारले आणि तो प्रत्येक वस्तूच ज्ञान राखणार आहे मग जरा त्या <गारीगा> प्रसंगाची कल्पना करा जेव्हा तुमच्या रबन त्यांना सांगितलं होत की मी पृथ्वीवर एक खलिफा बनवणार आहे त्यांनी सांगितलं काय आपण पृथ्वीवर अशा एखाद्याला नियुक्त करणार आहात जो तिची व्यवस्था बिघडविल आणि रक्तपात करील आपल्या स्तुती आपलं पवित्र गान आणि गौरव तर आम्ही करतच आहोत फरमावलं मी जाणतो जे काही तुम्ही जाणत नाही यानंतर अल्लाहानं आदमला सर्व वस्तूंची नावं शिकवली मग त्यांना फरिश्त्याबरोबर पेश केलं आणि फरमावलं जर तुमसा विचार बरोबर है कि एखाद खलिपा व्यवस्था बिगड़ेल तर जरा या सी संगित दोषी रही केवल अपल अस्तित्व है ज्ञान राखत जेव अपन आर पा सर्व का समझना अपने शिवाय इतर को नहीं قال يا ادم انبئهم باسماءهم فلما انباءهم باسماءهم قال الم اقول لكم اني اعلم غيب السماوات والارض واعلم ما تبدون وما كنتم تكتمون मग अल्लाह ने आदमला सांगितलं की यांना त्या वस्तूंची नाव सांगा अल्लाहन फरमा नी आकाशांव वास्तव जापले जे का प्रकट करता और जे तुम्ही तुम्हें लपावता मला महत है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 मग दिला की ते इंकार केला तो आपल्या मोठेपणाच्या दर्फात गेला आणि अवैधना करणाऱ्या सामील झाला बघा मी आदमला सांगितलं की तुम्ही आणि तुमची पत्नी दोघ मध्ये राहा आणि खा परंतु त्या त्या आमच्या शत्रू आहात आणि तुम्हाला एका निश्चित काळापर्यंत पृथ्वीवर राहायचं आणि तेथेच निर्वाह करायचा आहे तेव्हा आदमनं आपल्या रबकडून काही वचन शिकून तव्हा केली जी त्याच्या रब न स्वीकारली कारण की तो परम क्षमाशील आणि दया दाखवणार आहे मी सांगितलं की तुम्ही सर्व आम्ही सांगितलं की तुम्ही सर्वजण खाली उतरा मग जेव्हा माझ्याकडून एखादं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहचेल तेव्हा जे लोक माझ्या त्या मार्गदर्शनाचं अनुसरण करतील त्यांच्यावर कोणत्याच प्रकारच्या भीतीचा आणि दुःखाचा प्रसंग येणार नाही आणि स्वीकारण्यास नकार देतील आणि आमच्या ऐकून ते अग्नी लोक आहेत अन्न अन्ना औ्या ओपिया औको व्यादी ओपी कुम ऐरहो व आमिरो हे बने जरा आटका माझ्या त्या देळगीला जी मी तुम्हाला बहाल केली होती माझ्याबरोबर तुमचा जो करार होता त्याची पूर्तता तुम्ही करा तर माझा तुमच्याशी जो करार होता तो मी पूर्ण करेन आणि फक्त माझच भय तुम्ही बाळगा आणि मी जो ग्रंथ पाठवला आहे त्यावर मन आणा हा त्या ग्रंथाचा समर्थनार्थ आहे जो तुमच्याजवळ पूर्वीपासूनच होता म्हणून सर्वप्रथम तुम्हीच त्याचा इन्कार करणारे बनू नका थोड्या किंमतीवर माझ्या आयतींना विकू नका आणि माझ्या कोपापासून स्वतःला वाचवा असत्याचा रंग चढवून सत्याला शंकास्पद बनवू नका आणि जाणून बुजून सत्य लपवण्याचा प्रयत्न करू नकाम करा जकात अदा करा आणि जे लोक माझ्या समोर झुकत आहेत त्यांच्या बरोबर तुम्ही सुद्धा झुका तुम्ही तर दुसऱ्यांना अंगीकार अजिबात उपयोग करत नाही आणि नमाजाची संयम नमाजाशय नमाज एक अत्यंत कठिन काम है परंतुधारक दासन करता कठिन नहीं जे आणि समझ या बनी इज्राइल आठवा माझ्या त्या देणगीला जनाने तुम्हाला उपकृत केलं होतं आणि या गोष्टीला जगातील सर्व जनसमूहांवर श्रेष्ठत्व प्रदान केलं होतं <पार था> बागा, त्या दिसाची उपयोगी पडणार नाही कोणाकडून शिफारस आणि कोणाला मोबदला घेऊन सोडलाही जाणार नाही आणि गुन्हेगारांना कुठून मिळू शकणार नाही ून मुक्त केलं त्यांनी तुम्हाला भयंकर यात अडकवून ठेवलं होतं कापत असत आणि जिवंत ठेवत असत आणि त्या परिस्थितीत तुमच्या रफ कडून तुमची मोठी परीक्षा होती आठवा तो प्रसंग तेव्हा मी समुद्र फाडून तुमच्यासाठी रस्ता बनवला नंतर त्यामधून तुम्हाला सुखृतपणे नेलं नंतर तेथेच तुमच्या डोळ्याने करत फिरोनियांना जलसंभारी दिली वैजवा जैल मिळ गादी कौला अंकुम मिळ गादी आठवा करारावर बोलवलं तेव्हा त्याच्या पाठीमागे घोर अत्याचार केला होता परंतु या उपर देखील आम्ही तुम्हाला माफ केलं की कदाचित तुम्ही आता कृतज्ञ बनाल आठवा की नेमकं त्याच वेळी जेव्हा तुम्ही हा जुलम करत होता आम्ही मुसाला ग्रंथ आणि फुरकांत कसोटी प्रदान केलं की करून तुम्ही त्याद्वारे सरळ मार्ग प्राप्त करू शकावं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 देवा अले हा गुपा प्रसाद परतला तो आपने लोका कि लोक हो तुम्ही उपास्य स्वतःकर अत्याचार के निर्माणकर्त्याचूर पश्चाताप व्यक्त करा, देला पश्चाता करा जीवन थार करायात तुम्हारा निर्मतजुम कल्याण है त्यावेळेला तुमच्या सर्जनकर्त्यानं तुमचा पश्चाताप स्वीकारला कि तो परम क्षमाशी आणि दया दाखवणार आहे तुमला अल्ला तुमचा स्मरण करा जेवी मुसा अल इसलामेंगत हो जो पर गाठिल तुम्हें निर्जीहुन कोसल परंतु आम्मी तुम जीवन तोफ के कदाचित उपकार कृतज्ञ वावल आम्ही तुमच्यावर मेघाची सावली केली मन्न आणि सल्वाच अन्न तुम्हाला उपलब्ध करून दिलं आणि तुम्हाला सांगितलं कि ज्या स्वच्छ वस्तू आम्ही तुम्हाला प्रदान केल्या आहेत त्यांना खा لورنتو तुमच्या पूर्वजांनी जे काही केलं तो अत्याचार आमच्यावर नव्हता तर त्यांनी आपल्या स्वतःवरच अत्याचार केला واذ قلنا ندخل هذه القريه فكلوا منها حيث شئتم رغدا وادخلوا الباب سجدا ودخلوا الباب سجدا وقلنا حطه نغفر لكم خطاياكم وسنزيد المحسنين मग स्मरण करा जेव्हा आम्ही सांगितलं होतं की ही वस्ती जी तुमच्या समोर आहे त्यात प्रवेश करा त्याच उत्पन्न हवं तसं मजेत खा परंतु वस्तीच्या दरवाजातून आणि तुमच्या अपराधांची क्षमा करू आणि सदाचाऱ्यांवर अधिक मेहरबानी करू तुम्णा तुम्णा तुम्णा परंतु होती, त्याला बदलून काही वेगच बनवलं सते आम्ही जुलुम करणाऱ्यांवर आकाशातून प्रकोप उतरवला ही शिक्षा होती त्या अवैधांची जिथे करत होते إذ استسقى موسى لقومه فقل نضرب بعصاك الحجر فانفجرت منه اثنتا عشرة عينا قد علم كل أناس مشربهم كلوا واشربوا من رزق الله ولا تعتوا في الأرض مفسدين आपल्या लोकांकरता पाण्यासाठी प्रार्थना केली तेव्हा सांगितलं की अमु बारा स्त्रोत उफाळून निघाले आणि प्रत्येक घराण्यानं ओळखलं की कोणता पानोठा त्याच्यासाठी आहे तेव्हा हा आदेश दिला गेला होता अल्ला दिलेली रोजी खा आणि त्या आणि पृथ्वीवर उपद्रव माजवत फिरू नका